पुस्तक प्रार्थना प्रवचन भाग एक लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील प्रकरण शहाण्णव प्रार्थना प्रवचन ऑगस्ट वीस एकोणीसशे सत्तेचाळ ही सभा खेग्रापाती बराकपूर इथं झाली होती व जिज्यात पास, चार लोकस्रोत उपस्थित होते कलकत्ता ऑगस्ट वीस एकोणीशे गांधीजींनी लोकांचे लक्ष चितगावकडे वेधले आणि ते म्हणाले की निधी गोळा करणे अन्न वस्त्र आवश्यक औषधोपचार वितरित करणे तुमचे कर्तव्य आहे मदत कार्याकरता तुम्ही पुरेसे स्वयंसेवक पाठवले पाहिजे मारवाडी रिलीफ सोसायटी आणि श्रीयुत मुळीर हेड यांच्या नेतृत्वाखालील फ्रेंड सर्व्हिस युनिट यांनी आधीच तिथे कार्यकर्ते पाठवले हे दे कार्य पाहून मला आनंद होतो पंजाबचा उल्लेख करत गांधीजी म्हणाले की कलकत्त्यात आता श्रद्धा प्रस्थापित झालेली असल्यामुळे हो मी पंजाबमध्ये जायला पाहिजे अशा आशयाची पत्रे मला मिळाली आहेत ते म्हणाले की ईश्वर जेव्हा मला बोलावले तेव्हा आम्ही निश्चितच दिले जाईल परंतु दोन्ही राष्ट्रांच्या प्रधानमंत्र्यांनी घोषित केले आहे की पंजाबमधे संपूर्ण शांतता प्रस्थापित करण्याच्या कामाला आमची प्राथमिकता आह शांतता प्रस्थापित करण्याकरता आमच्याजवळ असलेल्या प्रत्येक साधनसामग्रीचा सा आम्ही वापर करू आणि त्याकरता आम्ही जनमत तयार करू यामुळे कलकत्त्याप्रमाणेच पंजाबमधेही चांगले वातावरण निर्माण होईल अशी त्यांना आशा आह पंजाबचे दोन मुख्यमंत्री आणि मास्टर तारासिंग व ज्ञानी यांचेही असेच म्हणणे आहा केंद्रीय शांतता समितीचा उल्लेख करत गांधीजी म्हणाले की आतापर्यंत जे परिणाम झाले ते तिने मजबूत केले पाहिजे हिंदूंचे ज्याप्रमाणे पुनर्वसन करण्यात येत आहे त्याचप्रमाणे ज्या गरीब मुसलमानांना ज्या भागातून आपले घर सोडावे लागले असेल त्या भागात त्यांचे पुनर्वसन करण्यात आले पाहिजे प्रत्येक मोहल्ल्यात स्थानिक शांतता समितीची स्थापना करण्यात यावी आणि त्यांनी एकत्रित काम करण्याकरता शुद्ध अंतकरणाचा कमीत कमी एक हिंदू आणि एक मुसलमान शोधला पाहिजे या समित्यांनी त्यांच्या भागा दौरा केला पाहिजे जिथे कुठे मैत्री भावनेची उणीव असेल तिथे जी निर्बान करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे करता, तुम्हाला सविस्तर विचार करावा लागेल आपल्या घरी परतू इच्छिणाऱ्या निष्कासित लोकांकरिता अन्न निवारा आणि वस्त्र यांची व्यवस्था करावी लागेल कलकत्त्यातील स्त्री आपल्या भावना वृद्धिंगत करण्याकरता अशा प्रकारे सहकार्य करतील तर कलकत्त्याकरता तो महान दिवस ठरेल हिंदुस्थानची पाहणी करून दोन राष्ट्र निर्माण करण्याबद्दल आता संबंधित पक्षांचे एकमत झालेले असल्यामुळे भांडणाचे कोणतेही कारण आता उरलेले नाही व यामुळे शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याकरता ते परस्परांशी सहकार्य करू शकतात यानंतर गांधीजींनी ध्वजाचा प्रश्न उपस्थित केला ते म्हणाले की या दोन राज्यांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे या दोन्ही राष्ट्रांनी अमेरिका आणि इंग्लंडप्रमाणे एकाचवेळी दोन्ही राष्ट्रांच्या ध्वजांचे अवरोहण करायला हरकत नाही असे मला व्यक्तिशहा वाटते यानंतर संघराज्यात कायद्याच्या मदतीने गोहत्या बंद करण्याच्या प्रयत्नाचा गांधीजींनी उल्लेख केला गोहत्येच्या प्रश्नाचा उल्लेख करत गांधीजी म्हणाले की संघ राज्यात कायद्याच्या मदतीन गोहत्या बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला तर ती फार मोठी चूक होईल जवळपास अर्ध्यातकापासून अधिक का मी भक्त आह भारतीय अर्थव्यवस्थिला कायमस्थान आह मतभेदानंतरही आपल्या हिंदू मित्रांबद्दलच्या जबाबदारीची स्वतःहून जाणीव व्हावी इतक्या प्रमाणात जर तुम्ही मुसलमानाची अंतकणे जिंकली तर गाय खरोखरच वाचवता येऊ शकते खिलाफतीच्या काळात ही गोष्ट भरपूर मोठ्या प्रमाणात अनुभवाला आली होती आता भारत स्वतंत्र झाला आहे तुम्ही जर परस्परांशी योग्य पद्धतीने वागलात तर या जुन्या संबंधाची पुनर्स्थापना करता येऊ शकते अखेरीस ते म्हणाले की अशा प्रकरणी बळजवळी करणाऱ्या कायद्याचा आधार घेण्यात आला तर हिंदू धर्माची आपण चुकीच्या पद्धतीने सेवा करू कोणत्याही धर्माचा माणूस असला तरी आपण त्याचा जेव्हा शुद्ध न्याय करू तेव्हाच हिंदू धर्म वाचवता येईल प्रकरण सत्याण्णव प्रार्थना प्रवचन ऑगस्ट 21 एक एकोणीसशे एक सत्तेच्या ही सभा पाक सर्कस मैदानात झाली होती या भागात प्रामुख्याने मुसलमान राहतात सभेची सुरुवात इकबाल यांच्या सारे जहासे अच्छा हिंदुस्ता हमारा या गाराने झाली होती कलकत्ता ऑगस्ट एकवीस एकोणीशे एक एक श्रोत्यांमधील स्त्रिया प्रामुख्याने भारताचा आणि पाकिस्तानचा असे दोन दोष फडकत होत्या त्यांच्याकडे गांधीजींनी सभेची लक्ष वद्धली व ते म्हणाले की हे आनंददायी दृश्य भारता सर्वत्र दिसेल अशी आशा आहा शहीद साहेबांच्या सूचनेनुसार हिंदू मुस्लिम जिंदाबाद ही घोषणा पुनर्जीवित केल्याबद्दलही त्यांना आनंद झाला कारण ही घोषणा खिलापतीच्या भरभटीच्या काळातील होती त्या जुन्या दिवसाची आठवण करत म्हणाले की त्या काळात कैदेत असलेले मुसलमान बंधू इक्बालचे सारे जहा सच्छा हे गाणे म्हणत असत स्वर्गीय सरलादेवी चौधरींनी यांच्याकडून मीही ते गाणे तितक्याच गोडावाजात म्हणून घेत असे ही तिसरी वेळ आहे की हे गाणे मी तितक्याच गोडावाजात आणि जोमात म्हणलेले ऐकतो आहे या कवितेचे शब्द जितके गोड आहेत तितका सुरई गोड आहे आणि धर्म कधीही परस्परांचा द्वेष करणे शिकवत नाही याहून अधिक गोड गोष्ट कोणती असू शकते त्यांनी आशा व्यक्त केली की ही जी शुभ सुरुवात आपण केली आहे ती शिरस्ताई होईल आणि तुमच्या अडचणी सोडण्याकरता तुम्ही कधीही तलवारीचा आधार घेणार नाही जर असे काही घडले तर कधीही अनुचित घटना घडण्याला तुम्ही परवानगी देणार नाही व मला आज सुद्धा आढळते त्याप्रमाणे क्षुल्लक गोष्टींची युशक्ती करून सांप्रदायिक दंगली होतील असे वातावरण तुम्ही निर्माण करणार नाही गांधीजी विनोदी करत म्हणाले की तुम्ही अशी मजबूत पुनर्वसन समिती तयार करा की जी पुरेसा निधी गोळा करू शकेल व तो देऊ शकेल प्रत्येक निष्कासित माणसाला परत त्याच्या घरी आणण्याकरता संपूर्ण निःपक्षपातीपणा हवा असतो अशी तक्रार आहे की सरळ कार्यवाहीच्या दिवसात जे काही मुसलमान गाडीने माल इकडून तिकडे नेस होते त्यांना त्यांच्या कामावरून हुसकाऊ लावण्यात आले आणि आता त्यांना दुसरा कोणताही व्यवसाय मिळू शकलेला ना नाही गांधीजी म्हणाले की हे वक्तव्य जर खरे असेल तर त्यांना त्यांच्या कामावर परत घेण्यात यावे मग त्याच्या ठिकाणी इतर प्रांतातून काम करण्याकरता आणलेल्या लोकांचे काय करावे हा थोडा क्लिष्ट प्रश्न आहे परंतु व्यापारी आपल्या बुद्धिमत्तेने तो सोडवू शकणार नाही असा हा प्रश्न नाही जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतो काळजीपूर्वक लक्ष घातले तर अशा गोष्टीमधूनच चिरस्थायी शद्धतेचा पाया घालता येतो असे जमीदारही आहेत की जे परत येणाऱ्या निष्कासित लोकांचा गैरफायदा घेऊ पाहत आहेत बस्तीमध्ये राहणारे लोक ज्या काळात इथे राहत नव्हते त्या काळाचे भाडे त्यांनी घेऊ नये तसेच त्यांनी अधिक भाड्याचीही मागणी करू नये ते पुढे म्हणाले की दोन्ही संप्रदाय परस्परांशी व्यवहार करताना पूर्णपणे प्रामाणिक असतील व परस्परांशी सत्याचारण करतील तर मला खात्री आहे की हृदयाच्या या ऐक्याचा प्रभाव पंजाबवर पडल्याशिवाय राहणार नाही व त्याची दोन्ही राष्ट्रांच्या मंत्र्यांना मदत झाल्याशिवाय राहणार नाही ना यानंतर ते सीमा आयोगाच्या निर्णयाकडे वळले विवादाशी संबंधित सर्व पक्षांच्या सहमतीने लवादाची निवड करण्यात आली होती यामुळे लवादाच्या सदस्यांच्या हेतूबद्दल शंका अन्याय आणि अशोभनीय होईल या फुकटच्या भाकरी वाजण्याकरता मलाही विशेष करून बोलवण्यात आले होते ज्या पक्षांचे आणि जनतेचे ते प्रतिनिधी करत होते त्यांनी दिलेला निर्णय निष्ठापूर्वक मान्य केला पाहिजे मला माहीत असलेल्या कोणत्याही लवादाने दिलेला निर्णय आणि मलाही अनेक बाबतीत लवादाशी काम करावे लागले होते सर्व पक्षांचे पूर्ण समाधान कधीही करू शकला नाही परंतु एकदा निवड केल्यानंतर तुम्ही निवाड्याच्या अटी मान्य केल्या पाहिजे उत्तम हा असतो की संबंधित पक्षांनी आपसात बसूनच तडजोड केली पाहिजे ख्वाजा नजीमुद्दीन आणि डॉ घोष यांनी शुद्धपणाने सुचवले तेव्हा हा राजमार्ग तुम्हाला उपलब्ध होता त्यांना माहीत होते की मुशिराबाद आणि येथील मुसलमानांची तितकीच निराशा झाली आहे जितकी खुलना आणि गोपालगंज येथील हिंदूंची व चितगावपाडी क्षेत्रातील बौद्ध लोकांची बौद्ध धर्मीय लोक लो पूर्व बंगालमध्ये गेले आहेत या सर्व लोकांना मी सांगेन की लवादाचा निवाड्यावर भांडणे मूर्खपणाचेच नाही तर अशोभनीय आहे देशाच्या विभाजनाप्रमाणे पंधरा ऑगस्ट साजरा करण्यात आला होता याला काहीही महत्व नाही माझा जर सल्ला घेण्यात आला तर अनिश्चिततेच्या परिस्थितीमुळे काहीही साजरे करू नये असा सल्ला मी दिला असता परंतु संबंधित ठिकाणी एकदा चुकीचा ध्वज फडकावण्यात आलेला असला तरी आता ती चूक दुरुस्त करून त्या ध्वजाच्या ठिकाणी योग्य ध्वज फडकवण्याला काही हरकत नाही परंतु मी आधीच सांगितल्याप्रमाणे या दोन राष्ट्रांमध्ये आता कोणताही ध्वज चुकीचा नाही कारण आता त्यांच्यात कोणतेही भांडण उरलेले नाही दोन्ही राष्ट्रांनी प्रामाणिकपणे मैत्रीची भावना ठेवली होती व परस्परांबद्दल आदर ठेवला होता यामुळे माझा सल्ला आहे की या काळापुरता कोणताही ध्वज उभारलेला असला तरी दोन्ही पक्षांनी त्याचा समान आदर करावा व त्यांना वंदावे गांधीजी म्हणाले की मुर्शिदाबाद आणि माल्डा हे भाग पश्चिम बंगालमध्ये गेल्यामुळे ते येथील मुसलमानांचा जो गैरसमज झाला तो का व्हावा हे मला कळत नाही तसेच खुलना आणि गोपालगंज येथील हिंदूंचा आणि चितगाव पहाडी क्षेत्रातील बौद्ध धर्मियांचा जो गैरसमज झाला आहे तोही का हे मला कळू शकत नाही कारण सर्व पक्षांनी एकदा मैत्रीचे आचरण सुरु केल्यानंतर कोणाबद्दलही भीती बाळगण्याचे कोणतेही कारण शिल्लक राहत नाही यामुळे कोणत्याही बंगालमध्ये अल्पसंख्याकांवर बजवडी केली जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अल्पसंख्याकांना बहुसंख्यांक इतकेच अधिकार मिळतील प्रकरण अठ्ठ्याण्णव प्रार्थना प्रवचन ऑगस्ट बावीस एकोणीसशे सत्तेचाळ ही सभा देशबंधू पार्कमध्ये भरली होती तिला लाखो लोक उपस्थित होते अस्वस्थ होऊन ते पांगू लागल्यामुळे गांधीजींनी आपले भाषण मध्ये थांबवले कलकत्ता ऑगस्ट बावीस एकोणीसशे श्रोत्यांमधील काही लोकांनी प्रतिसाद दिला आणि वेळ पाळली परंतु स्त्रियांनी क्वचितच प्रतिसाद दिला याकडे गांधीजींनी श्रोत्यांचे लक्ष वेधले ते म्हणाले की ज्यांना काही अनुभव आहे त्यांना माहीत आहे की रामधुन म्हणजे ईश्वराच्या नावाचा अंतकरणापासून जप लाखो सैनिक आपल्या वाद्यवृंदाच्या तालावर एकामागून एक पाऊल टाकत शिस्ती चालत असतात सैनिकी शक्तीने जगात जे नराश आणले त्याची कल्पना ज्याने त्याचा अनुभव घेतला त्यालाच कळू शकते युद्ध संपले असं जरी म्हणतात तरी त्याच नंतर झालि दुष्परिणाम युद्धापक्षाही भयंकर आह सैनिकी शक्तीची दिवाळखोरीही अशी आह किंचितही शंकानं बाळकता मी सांगू शकतो की लाखो लोकांनी अगदी तालासोरावर मंडलिली रामधून ही सैनिकी शक्तीच्या प्रदर्शनापक्षा प्रकाराने वेगळी व अनंतपटीनिश्रेष्ठ आह अंतकरणापासून घस्व तुम्ही अनुभवत असलखा आजच्या नैराश्याऐवजी चिरंत आणि शांतता व प्रसन्नता निर्माण करत यातून तंजाबच्या विषयाकड़ वळल कलकत्त्यात जर टिकाऊ शंतता निर्माण होऊ शकली तर तिचा परिणाम पंजाबवरही व्हायला पाहिजे परंतु अजून तसे झाल नाही हिंदू लाहोर सोडून चालल आह आणि मुसलमान अमृतसर सोडून हे ऐकून मला दुःखही होते आणि लाजही वाटत मुसलमानांनी हिंदूवर विश्वास टाकू ही गोष्ट शोचनीय आह मुसलमान हिंदू आणि शीख पुढारी मोठ्या प्रमाणात निघून जात असलखा लोकांना थांबवतील अशी आशा आह यानंतर खरग पुरहून भटायला काही मुसलमानांचा विषय गांधीजींनी काढला तिथे आज जरी तुलनात्मक शंतता असली तरी ती टिकेल अशी शाश्वती नाही हिंदू अधिकारी पक्षपाती आहेत अशी तक्रार त्यांनी केली आहे असे नसेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली पोलीस विभागातील सर्व अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या हाताखाली लोकांना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की तुम्ही हिंदू मुसलमान वा नाही तुम्ही भारतीय आहात आणि प्रत्येक भारतीयाच्या मग त्याचा धर्म कोणताही असो संरक्षणाकरिता शपथबद्ध आहात असे केल्याने तुम्ही मुसलमान हिंदू वाशीक शीख राहणार नाही असे नाही उलट तुम्ही अधिक चांगले व्हाल धर्म ही खासगी वैयक्तिक बाब आहे आणि जर त्याला आपण वैयक्तिक पातळीवर ठेवले तर आपल्या राजकीय जीवनात सर्व काही चांगले होईल आज जी बंधूभावाची अभिव्यक्ती दिसते तिला जर आपण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अनुरूप कृतीची जोड देऊन दृढ केले नाही तर ती क्षणिक बाब ठरेल जर सरकारी अधिकारी आणि जनतेचे प्रतिनिधी ही जबाबदारी घेतील व धर्मनिरपेक्ष राज्य निर्माण करता करता मन लावून प्रयत्न करतील तर आपण भारताची निर्मिती करू शकतो व अशा भारताचा जगाला अभिमान वाटेल प्रकरण नव्याण्णव प्रार्थना प्रवचन ऑगस्ट तेवीस एकोणीसशे सत्तेचा कुचबिहारचे महाराज यांच्या अलिपूर येथील उडलँड्स या घरी ही सभा भरली होती कलकत्ता ऑगस्ट तेवीस एकोणीसशे गांधीजींनी आधी अल्लाह अकबर ही घोषणा केली त्याला काही हिंदूंनी आक्षेप घेतला गांधीजींचे मन्ने होते की या घोषणेपेक्षा मोठी घोषणा जगात निर्माण झालि नाही ही घोषणा हृदय हिलावणारी आह व तिचा अर्थ आहे क्वळ ईश्वर महान आहे या अर्थात नम्रता ही या आहे, ही घोषणा अरबी भाषेत आह म्हणून ती आक्षार झाली आह गांधीजींनी मान्य कल की या घोषणेची भारतात संशयास्पद गोष्टींशी साहचर्य आहा ही घोषणा हिंदूंना मारण्याकरता मुसलमान काही वेळा बशदीबाहेर आल असल्यामुळे या घोषणेनं काही वेळा हिंदूंना भयभीत कलिआहे परंतु मूळ घोषणेचा याच्याशी काहीही संबंध नाही यामुळे या दोघांमध्ये टिकाऊमेती निर्माण करायची असेल तर मुसलमान मित्रांबरोबर ही घोषणा करायची की नाही याबद्दल हिंदूंच्या मनात मूळीच आशंका निर्माण व्हायला नको ईश्वर अनेक नावांनी ओळखला जातो व त्याला अनेक विशेषणे लावली जातात राम रहीम कृष्ण करीम ही सर्व नावे एकाच ईश्वराची आहेत सतश्री अकाल हीही तितकीच आशयगन घोषणा आहे एकाही मुसलमानाने वा हिंदूने या घोषणेचा उच्चार करताना मागपुढे पाहिले पाहिजे काय याचा अर्थ आहे ईश्वर आहे आणि इतर काहीही नाही रामधून मध्येही हाच गुण आहे यानंतर ते वंदे मातरम कड़े वळले ही घोषणा धार्मिक नाही ही शुद्ध राजकीय घोषणा आहे काँग्रेसने ती तपासली पाहिजे गुरुदेवांकडे यासंबंधी विचारणा करण्यात आली होती आणि या गाण्याच्या सुरुवातीच्या दोन ओळींमध्ये आक्षेपाव काहीही नाही असे कार्यकारिणीच्या हिंदू आणि मुसलमान सदस्यांनी मान्य केले असल्यामुळे गांधीजी म्हणाले की योग्य प्रसंगी हे गीत म्हणायला काहीही हरकत नाही मुसलमानांना चिथावणी करता, वा अपमानित करता, त्याचा उपयोग कधीही करण्यात येऊ नये या घोषणेने राजकीय बंगाला पटवले होते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे वंदे मातरम हे शब्द उच्चारत स्वातंत्र्याकरता अनेक बंगालींनी आपले प्राण अर्पिले आहेत यामुळे भारत वंदन करणारे वंदे मातरम हे गीत आहे व त्याबद्दल माझ्या मनात तीव्र भावना आहेत हे मला माहीत असल्यामुळे माझ्या लीगच्या मित्रांनी ही गोष्ट लीगच्या पक्षश्रेष्ठीकडे न्यावी असा मी त्यांना सल्ला देईन हिंदू आणि मुसलमानांमधील वाढती मैत्री पाहता वंदे बातरमच्या ठरवण्यात आलेल्या ओळींवर लीव्हच्या सर्वोच्च नेतृत्वानी आक्षेप घेतला तर मला आश्चर्य वाटेल कारण वंदे बातरम हे राष्ट्रगीत तर आहेच शिवाय बंगालची ती अशी राष्ट्रीय उद्घोषणा आहे की जिने उर्वरित भारत झोपलेला असताना बंगालला टिकवून ठेवले आणि माझी जोपर्यंत माहिती आहे तोपर्यंत या गीताचे हिंदू आणि मुसलमान या दोघांनी स्वागत केले होते यात काही संशय नाही की काल सायंकाळी मी दाखवल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट दोन्ही भागीदारांकरता पूर्णपणे स्वयंस्फूर्त असली पाहिजे खऱ्या मैत्रीत कशाची वज़वरी करता येत नाही त्यांनी तिसऱ्या गोष्टीचा उल्लेख केला तो त्यांचे मित्र शहीद सुरावर्दी यांचा होता शहीद सुरावर्दी हे विश्वसनीय नाहीत ते मंत्री असताना हिंदूंना बरेच काही सण करावे लागले होते अशा तक्रारी गांधीजींकडे तोंडी आणि पत्रांमधून सारख्या येत होत्या ही तक्रार नवीन नव्हती दोघांनी मिळून जे काम हाती घेतले होते व ज्याला अकल्पितपणे सुंदरफळ आले होते त्या कामाच्या आधीही गांधीजींना ही गोष्ट माहीत होती गांधीजी म्हणाले की सावधगिरीची सूचना देणाऱ्यांमुळे मी या प्रश्नाची चर्चा करत आहे या प्रश्नाची माझ्या मित्राशी चर्चा करण्याकरिता सुद्धा मला वेळ नव्हता मला कोणतीही घाई नाही स्वभावतास मी विश्वास ठेवणारा आहे सद्भावने विश्वास ठेवल्यामुळे मी काहीही गमावलेले नाही ज्याप्रमाणे इतरांनी माझ्या शब्दावर विश्वास ठेवावा असे मला वाटते त्याचप्रमाणे जोपर्यंत दुसरा माणूस खोटा बोलत आहे असे सिद्ध होत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर विश्वास ठेवीन माणसामध्ये राहण्याचा हाच सन्माननीय मार्ग आहे असे माझे मत आहे विश्वास ठेवल्यामुळे माणूस कधीही का काहीही गमावत नाही उलट विश्वासघात करणाराच गमावतो हो। त्याला त्याच्या निर्मात्यासमोर उत्तर द्यावे लागेल आम्ही जे काही थोडे दिवस आहोत त्यावरून मी म्हणू शकतो की या मैत्रीबद्दल पशताव पाडण्यासारखे काहीही घडलेले नाही आणि मी तुम्हाला सांगू शकतो की सुर्रावरती माझ्यावर नसते तर मी काहीही करू शकलो नसतो यानंतर त्यांनी पंजाबी मित्राचे जे प्रतिनिधी त्यांना भेटायला आले होते त्यांचा उल्लेख केला त्यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे पंजाबमध्ये जे काही घडत आहे ते किती भयावह आहे याचे चित्र त्यांनी माझ्यासमोर रेखाटले आणि त्यांनी मला ताबडतो पंजाबमधे जाण्याची विनंती केली त्यांनी मला सांगितले की पंजाबमध्ये जी कत्तर आणि जाळपो झाली आहे तिच्यासमोर बंगालमधील घटना काहीच नाही याशिवाय ते म्हणाले की लाहोरमधून हिंदू आणि शीख जवळपास निघून गेले आहेत तर अमृतसरमधून मुसलमान मी असे समजतो की ही माहिती फुगवून सांगितलेली असावी कलकत्त्यामधील पंजाबी लोकांना अमृतसरमधील खरी परिस्थिती कळू शकत नाही कलकत्त्यामधील हिंदू शीख आणि मुसलमान आपल्या मजतीच्या संबंधात खरोखर प्रामाणिक असतील तर परस्परांची कत्तल कर करू नये असे त्या सर्वांनी पंजाबमधील आपल्या संबंधितांना लिहून कळवावे असे केले नाही तर दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी केलेल्या घोषणा निरर्थक ठरतील पंजाबी पुढाऱ्यांना एकही मुसलमाने तर पाकिस्तानमधील असलेला आवडणार नाही तसेच भारतात हिंदू आणि शीख वगळता अन्य कोणी राहू नये असे वाटत असेल यावर माझा विश्वास बसू शकत नाही यामुळे पश्चिम पंजाबमध्ये गुरुद्वारा आणि मंदिर राहणार नाहीत पूर्व पंजाबमध्ये मशिदी राहणार नाहीत ही याची तार्किक परिणती होईल हे चित्र इतकी भयावह आहे की ते खरे असेल यावर विश्वास बसत नाही अखेरीस गांधीजींना भेटायला आलेल्या राष्ट्रवादी मुसलमानांच्या विषयाकडे मुस्लिम लीगला महत्व दिल्याबद्दल आणि जीवन दिल्याबद्दल आणि राष्ट्रवादी मुसलमानांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी गांधीजींना हिनवले होते गांधीजी म्हणाले की दोन्ही आरोपांकरता मला गुन्हेगार ठरवता येऊ शकत नाही लीगला माझा वा कॉंग्रेसच्या मदतीशिवायच महत्व मिळाले होते लीग मोठी झाली कारण बरोबर म्हणा की चूक तिच्याकडे मुसलमान आकर्षित झाले काँग्रेसलानी मला ही गोष्ट मान्य करावी लागली आणि तुम्हाला भेडसावत असलेल्या प्रश्नाबद्दल चर्चा करावी लागली कायदे आजम जिना मुंबईत मी अठराव्या भेटायला गेलो या याबद्दल मला खेद वाटत नाही शहीद साहेब उस्मान साहेब आणि लीगच्या इतर सदस्यांशिवाय मी काही करू शकलो नसतो राष्ट्रवादी मुसलमानांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही मानसाचा राष्ट्रवाद ही त्याची स्वतःची गुणवत्ता असते तिच्याकरता मान्यतेची गरज नसत गांधीजींनी आपल्या मित्रांना विनंती करत सांगितले की तुम्ही जसे आहात तसेच राहा आणि तुमच्या प्रत्येक कृतीतून धैर्य स्वार्थ त्या अभ्यासातून निर्माण झालेले खरे ज्ञान यांचे दर्शन होऊ द्या असे झाले तर मग तुम्ही थोडे असा की जास्त तुमचा टसा भारताच्या भवितव्यावर उमटल्याशिवाय राहणार नाही यापुढे जाऊन त्यांनी त्यांना सल्ला दिला की तुम्ही लीगमध्ये सामील व्हा आणि जेवा केव्हा ती प्रतिगामी असल्याचे आढळेल तेव्हा तुम्ही तिला आतून विरोध करा हे सर्व सांगत असतानाच त्यांनी लीगच्या मित्रांना सल्ला दिला की राष्ट्रवादी मुसलमान आत येवो हो। वा बाहेर राहो तुम्ही त्यांच्याकडे मैत्रीच्या भावनेनेचा खरी मैत्री काही खास कारण असल्याशिवाय कुणालाही वगळत नाही प्रकरण शंभर प्रार्थना प्रवचन ऑगस्ट चोवीस एकोणीसशे सत्तेचाळ कलकत्ता ऑगस्ट चोवीस एकोणीशे सत्तेचा मानपत्राकरिता महानगरपालिकेचे आभार मानत गांधीजी म्हणाले की डॉक्टर पी सी रॉय यांची मला आठवण झाल्याशिवाय राहत नाही एकोणीसशे एक साली मी त्यांच्या घरी एक महिना राहिलो होतो ते जेव्हा स्वर्गीय देशबंधूंबरोबर होते तेव्हा ते काही मित्रांबरोबर त्यांना भेटायला जायचे व त्यावेळी तो विभागाच्या इमारतीच्या सावलीत भत असत सा। व तिथे त्यांच्या निरपवादपणे वैज्ञानिक विषयावर जिवंत चर्चा होत असत तो त्यांचा विरंगुळा होता तुमच्याजवळ काही पेयवा खाण्याचे काही साहित्य असायचे काय असे गांधीजींनी डॉक्टर राय यांना विचारल डॉक्टर राय जोरात म्हणाल नाही त्यांचे खाणेपिणी त्यांच्या माहितीपर संभाषणात असायचे व तळ काढू गप्पा गोष्टीप्रमाणे नसायच मानपत्राचा उल्लेख कर गांधीजी म्हणाले की महानगरपालिकेकडून मानपत्र मिळण्याची ही तिसरी वेळ आह पहिले मानपत्र देशबंधून दिले जेव्हा ते महापौर होते त्यावेळीची आठवण करत ते म्हणाले की मानपत्र ठेवलेल्या पेटीच्या हरिजनांच्या कल्याणार्थ त्यावेळी लिलाव करण्यात आला होता आशा व्यक्त करत ते म्हणाले की या पेटीचा सुद्धा त्यावेळेप्रमाणे महापौर लिलाव करतील गांधीजी म्हणाले की स्वच्छतेच्या बाबतीत जोपर्यंत कलकत्ता जगातील पहिल्या क्रमांकाचे शहर बनत नाही तोपर्यंत माझे समाधान होणार नाही असे जे उत्तर मी पहिल्या मानपत्राच्या वेळी दिले होते त्याच उत्तराची मी आता पुनरावृत्ती कर यात त्यांनी कलकत्त्यातील गल्लीबोळांच्या स्वच्छतेचाही समावेश केला, ज्यांचा तिथ आज अभाव होता नागरिकांच्या निरोगी शरीरात निरोगी मन असले असल तुमच्यात गुंड उडाणटप्पू मद्यपी असायला नको कलकत्त्यातील मृत्यूदर कमी करायचा असलक्ष तर कलकत्त्यात शुद्ध दुधाच्या नद्या पाहिजे आज ही गोष्ट मिळण फार कठीण झाली आहा शहीद साहेबांनी दर्शवल्याप्रमाणे महानगरपालिका सदस्यांनी हिंदू आणि मुसलमानांमध कायमस्वरुपी मैत्रीचा पाया घालण्याकरिता प्रामाणिक प्रयत्न क्ला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहा गांधीजी म्हणाले की ब्रम्हदेशातून येत असलेल्या जहाजातून किमान पाचशे टन तांदूळ मिळवून देण्याकरता गांधीजींनी मदत करावी असा ख्वाजा साहेब नजीमुद्दीन यांचा सा एक संदेश तुमच्याकरता आहे ही निकड इतकी तातडीची आहे की त्यांना पाचशे टन तांदूळ वेळीच देता येण्याकरता ते जहाज चिदगावकडे वळवावे लागेल गांधीजी या विनंतीशी आनंदाने सहमत झाले आणि आशा व्यक्त केली की शक्य असेल तर राजेंद्र प्रसाद चिदगाव बंदरात पाचशे टन तांदूळ देण्याकरता चितगाव बंदराकडे जहाज ओळवतील ते म्हणाले की अन्नधान्य वाटपावची जबाबदारी असलेले लहान लहान अधिकारी पूरग्रस्त मुसलमानांनाच मदत करण्यापर्यंत आपली जबाबदारी आहे असे समजतात अशी माझ्याकडे जी तक्रार आली आहे तिचा उल्लेख केल्याशिवाय मी राहू शकत नाही ही बातमी खरी नसेल अशी मला आशा आहे दुर्दैवाने तसे असेल तर मंत्री आणि उच्च पदावरील अधिकारी ही चूक दुरुस्त करतील अशी आशा आहे जर या दोन स्वसत्ताक राज्यांना प्रतिष्ठेने आणि मित्राप्रमाणे राहायचे असेल तर सांप्रदायिक भावना पूर्णपणे काढून टाकण्यात आली पाहिजे हिंदू आणि मुसलमान म्हणत असताना जे, जे विषारी बी पेरले गेले होते ते ताबडतो समूह नष्ट करणे हे त्यांच्या फुडाऱ्यांचे काम आहे नंतर ते म्हणाले की सरकारी सेवेतील मुसलमानांना जेव्हा पर्याय देण्यात आला होता तेव्हा त्यांनी पाकिस्तानची निवड केली होती आणि हिंदूंनी संघराज्याची याचा मला अतिशय खेद होतो मला काहीही संशय नाही की ही निवड घाईघाईत करण्यात आली असावी सरकारी सेवा क्षेत्रातही सांप्रदायिक विष पसरले याचे मला दुःख होते दोन प्रमुखांनी परस्परांशी सल्लामसलत करावी आणि हे जर खरोखर शक्य असेल तर सेवा क्षेत्रातील लोकांना आपल्या पर्यायावर पुनर्विचार करण्याची परत संधी द्यावी हिंदू अधिकाऱ्यांवर मुसलमान विश्वास ठेवू शकत नसतील वा याच्या उलट परिस्थिती असेल तर भारताकरता ही शोचनीय परिस्थिती असेल ही गोष्ट बरीचशी त्या नेत्यांवर असेल जे सेवा क्षेत्र आणि जनता या दोघांनाही प्रभावित करतात अख्खेची गोष्ट सांगायची म्हणजे खुलनाचा पाकिस्तानमध्ये समावेश होत असल्याबद्दल तेथील लोक समारंभ साजरा करत आहेत असे मी ऐकले आहे। निवाडा झाल्यानंतर अशा प्रकारे समारंभ साजरा करण्याला काहीही अर्थ नाही परंतु शहीद साहेबांनी गांधीजींची सांत्वनं करत सांगितले की या समारंभात हिंदू सुद्धा सहभागी होणार असून दोन्ही समाज मिळून तो साजरा करणार आहे असे असले तरी या उदाहरणाने ते प्रसन्न झाले नव्हते दुखावलेल्या समाजाला निवाडा मनापासून पूर्णपणे मान्य करायला थोडी उसंत मिळावी म्हणून हर्ष उन्मादात मग्न असलेल्या लोकांनी थोडा संयम ठेवला पाहिजे हा निवाडा अंतिम आहे असे समजायला पाहिजे अपवाद केवळ इतकाच की दोन सर्व राष्ट्रातील मंत्री संबंधित पक्षांच्या समाधानाकरता यात बदल करू शकतात याशिवाय इतर कोणताही योग्य आणि सभ्यपणाचा मार्ग नाही